योहन अध्याय अठरा या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्या बरोबर कि द्रोन ओहळाच्या पलीकडे गेला तेथे एक बाग होती त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणारा येहुदा यालाही ही जागा थाउक होती कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे एक असे तेव्हा शिपायांची तुकडी मुख्य याजकाचे काही अधिकारी परुषी यांना वाट दाखवीत येहुदा तेथे बागेत आला ते मशाल कंदील आणि हत्यारी घेऊन आले होते मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला तुम्हाला कोण पाहिजे नासरेचा येशू ते म्हणाले येशून उत्तर दिले तो मी आहे आणि विश्वासघात करणारा येहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता जेव्हा येशू म्हणाला तो मी आहे ते मागे सरले आणि जमिनीवर पडले पुन्हा त्याने त्यांना विचारले तुम्हाला कोण पाहिजे आणि ते म्हणाले हा श्रेतचा येशू येशूने उत्तर दिले मी तुम्हाला सांगितले की तो मी आहे जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या हे यासाठी घडले की जे शब्द बोलण्यात आले होते ते सर्व पूर्ण व्हावेत जे तू मला दिलेस त्यातील एकही मी गमावला नाही मग शिमोन पेत्र ज्याच्याकडे तलवार होती त्याने ती बाहेर काढली व मुख्य या जे काच्या सेवकाचा कान कापला सेवकाचे नाव मल्क होते येशूने पेत्राला आज्ञा केली तुझी तलवार तिच्या जाग्यावर ठेव पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि येहुदीरक्षक यांनी येशू ला अटक केली त्याला त्यांनी बांधले आणि त्याला प्रथम हन्नाकडे आणले तो कैफा या प्रमुख याजकाचा सासरा होता कैफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता आणि कैफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले ती मुलगी पेत्राला म्हणाली तूही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस का पेत्राने उत्तर दिले मी नाही थंडी असल्याने नौकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटवली होती व ते शेकत उभे राहिले होते पेत्रेही त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला होता तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले येशून त्याला उत्तर दिले की मी उघडपणे जगाशी बोललो सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व येहुदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही मला तू का विचारतोस ज्यांनी माझी शिकवण ऐकली त्यांना विचार मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली रक्षक म्हणाला तू प्रमुख याला असे उत्तर देतो साहेब येशूने त्याला उत्तर दिले जर मी वाईट बोललो असेल तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस हन्नाने त्याला बांधलेले मुख्य याजक कैफाकडे पाठविले शिमोन पेत्र शेकत असता त्याला विचारले गेले तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना त्याने ते नाकारले मी नाही मुख्य नोकरांपैकी एक जण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता तो म्हणाला मी तुला त्याच्याबरोबर बागेत पाहिले नाही काय पेत्राने पुन्हा ते करले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला नंतर यहुदी येशूला कैफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले तेव्हा पहाट झाली होती आपण विठ्ठाळले जाऊ नये व वलांडनाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाही म्हणून पिला त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला तुम्ही या मानसावर कोणता आरोप करीत आहात तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले हा जर गुस्कर मी नसता तर आम्ही याला तुमचा स्वाधीन केले नसते मग बिराताने त्यांना म्हटले तुम्ही याला घेऊन आपल्या नियमशास्त्राप्रमाणे याचा न्याय करा यहुदी म्हणाले आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला येशूला बोलावले आणि विचारले तू येहुद्यांचा राजा आहेस काय येशूने विचारले तू हे स्वतःहून विचारतोस की दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले पिलाताने उत्तर दिले मी येहुदी आहे काय तु ये लो, तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकानी तुला माझ्या हाती दिले तू काय केले आहेस येशू म्हणाला माझे राज्य जगे नहीं जर य करना सेवक लड़ले नज दुसर ठिकाणी है पित मनाला तू एक राजा है ये उत्तर दिल मी राजा तू मन तो बरबर मन तो खरे पहाता कारण मी जन्मलो आ सत्या साक्ष देने जगत आलो जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात पिलाताने विचारले सत्य काय आहे असे म्हणून तो पुन्हा येऊद्यांकडे गेला आणि म्हणाला मला याच्यात काहीच अफराध सापरत नाही पण वलांडन तनात मी तुम्हासाठी एकाला सोडावे अशी तुमच्या मध्ये आहे म्हणून मी तुमच्यासाठी येऊदांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय ते ओरडले नको त्याला नको आम्हाला बरब्बाला सोडा बरब्बा एक दरोडेखोर होता